हुस्तक हसत जगावं लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्यापाटील प्रकरण सत्तावीसावे संस्कृती भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वात उच्च दर्जाची आहे तिला उच्च बनविण्यात अनेक संतांचा महंतांचा हातभार आहे अनेक जातीधर्माची माणसं एकाच देशात गुन्ह्या गोविंदाने राहू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारत पूर्वीपासून आजपर्यंत कितीतरी आक्रमणे भारतावर झाली परंतु भारताची एकी ढळली नाही याची भीजे आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये पाहण्यास मिळतील ज्या देशाची संस्कृती डळमळ स्वरुपाची असते तेथे लोकशाही टिकत नाही तेथे सतत उठाव होत राहतात आणि त्यातूनच अराजकता निर्माण होऊन माणसं सुखाला पारखी बनता भारतात इंग्रज येण्याआधी अनेकांनी भारतावर आक्रमणी केली तरीही देशातील अनेक संतांनी आपल्या तेजस्वीवाणींनी संस्कृती जपण्याचा संदेश दिला तोच पुढे इंग्रजांच्या काळात उपयोगी पडला इंग्रजी संस्कृतीचे आक्रमण आपल्यावर झाले परंतु भारतीय लोक मूळ संस्कृती मात्र विसरली नाही अनेक आक्रमणांना खंबीरपणे तोंड आमची संस्कृती अलिकडे मात्र सुधारणावादाच्या नावाखाली लयाला जाऊ लागली आहे शाळा व महाविद्यालय स्तरावर शिक्षणाबरोबर भारतीय संस्कृतीची ओळख मुलांना करून दिली पाहिजे तेथि आपण त्यांना फक्त पोट कसं भरायचं याचे शिक्षण देऊ लागलो आहे यामुळे अनेक गोष्टीत आपण कसे वागतो काय करतो याचे भान तरुणांसह त्यांच्या पालकांनाही राहिले नाही अलीकडे सरकारने तरुणातल्या तरुणांना मतदानाचा हक्क दिला यामुळे निवडणूक आली की अशा तरुणांची दिवाळी असते या काळात महिना महिना तरुण मुले घरात थांबत नाही आणि पालक त्यांची विचारपूस करत नाही अशाच एका निवडणुकीचे काम करण्यास महाविद्यालयाच्या शिक्षकांना प्रमाणे झुंपले होते शिक्षकही असे काम करण्यास प्रसन्न मनाने आल होते सरकारने निवडणुकीचे काम करण्यास आलखा शिक्षकांची राहण्याची उत्तम सोय करून डास ढेकून यांचीही उत्तम सोय केली होती या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही लॉजमध्ये राहण्यास गेलो तिथे जेवणाची सोय नसल्याने एका हॉटेलमध्ये जेवणाच गेलो जेवणाला अजून वेळ होता आमच्या गप्पा रंगात आले होत्या एवढ्या वीस ते 30 तरुणांचा गोळका त्या हॉटेलमध्ये शिरला सर्वजण बसल्यावर त्यामध्ये प्रमुख असणाऱ्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक दारूची बाटली दिली ज्यांच्या ओठावर अजून मिसुडाही फुटले नव्हते अशा तरुणांनी त्या बाटल्यातील दारू संपविली आणि झिंगू लागले त्या सर्वांचा अवतार पाहून आम्ही जेवण आटोकते घेतले जाता मालकाला सहज विचारले ही छोटीशी मुलं कशी काय दारू पिऊ शकतात त्यावर त्यांनी सांगितले गेल्या महिनाभर ही मुलं या हॉटेलमध्ये येऊन मनसोक्त दारे पिऊन जेवण करून रात्री कुठेतरी उघड्यावर झोपून सकाळी आंघोळीपुरती घरी जाऊन पुन्हा प्रचाराच्या रंधुमाळीत सामील होतात हे ऐकून मला धक्काच बसला मी विचारले ही निवडणूक संपल्यावर पैसे कुठून आणतात तेव्हा त्यांनी सांगितले निवडणुकीच्या काळात दारूची लागलेले हे व्यसन जोपासण्यासाठी ही मुलं छोटेछोटे चोऱ्या करणे लुटमार करणे असे अनेक उद्योग करून आपली दारूचे तहान मागवतात ज्या संस्कृतीत दारू निषिद्ध मानली जाते त्या संस्कृतीत अलिकडे, तिला महत्व हो येऊ लागले आहे आज दारू न पिणाऱ्या बावळ होऊ लागला आहे तरुणांनी संस्कृतीची पातळी केव्हा ओलांडली आहे त्याबरोबर श्रीमुक्तीचा नारा लावणाऱ्या तरुणीही मागे नाहीत मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्टीला जाऊन रात्री अपरात्री घरी परतणाऱ्या तरुणी जेव्हा दारात येऊन दारावरची बेल तापतात तेव्हा दार उघडण्यासाठी आलेली मम्मी म्हणते बबली किती ड्रिंक पिली आहेस तेव्हा बबलीही प्रेमाने म्हणते अगं मम्मी राजूने आज दोन पेक जास्तच दिले शरीरावरील कपड्याचे भान नसणाऱ्या अशा मुलीला मम्मी प्रेमाने गादीवर झोपवते तेव्हा संस्कृती या शब्दालाही शरम वाटत असेल पुणे शहराचा उल्लाख आम्ही विद्येचे माहेर असे करतो पण पुणे तिथे काय होणे हे खरंच आहे अशा या पुण्यात श्रीमंतांच्या सुपुत्रानी एकत्र येऊन एका रेव पार्टीचे आयोजन करून संपूर्ण जगाला आम्ही तुमच्या किती पुढे गेलो आहोत हे दाखवून दिले जेव्हा या पार्टीवर छापा टाकण्यात आला तेव्हा कर्कशच्या आवाजात स्पीकर लावून संगीताच्या तालावर सर्व तरुण तरुणी नशेच्या धुंदीत अश्विल नृत्य करीत होत्या अनेक तरुणींना आपल्या अंगोर कपडे आहेत का नाहीत याचेही भान नव्हते आणि पोलीस आपल्याला पकडण्यात आले आहेत पत्रकार आपले फोटो घेत आहेत याबद्दल त्यांना काही वाटत नव्हते याही पुढची श्रमेची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांच्या पालकांना बोलवण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले आमच्या मुलांनी काहीच गैर केलेले नाही त्यांच्याकडून ते चुकीने झाले असावे चुकीने घालण्याच गोष्टी का होतं चांगल्या गोष्टी का ना होत नाही चुकीने चांगला अभ्यास करून महाविद्यालयात नंबर का येत नाही चुकीने संशोधन करून चांगल्या गोष्टींचा शोध का लागत नाही या प्रश्नांची उत्तरही पालकांच्याकड़ नव्हती कारण पालकही रिओ पार्टीच्या संस्कृतीत वाढलखि असल्यान त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करुकीची आह मंगलमय भारतीय संस्कृतीची वाट लावायची अशी शपथच काहींनी घेतली आहा सण उत्सव यामधून दिसणार भारतीय संस्कृतीच दर्शन दुर्मिळ होत चालल असून त्याला विकृत स्वरुप येऊ लागल पूर्वी दिवसभर कष्ट करून घरी परतलेले आई वडील आपल्या मुलांचं आनंदाने जेवण करून लवकर झोपत असत आणि लवकर उडत असत परंतु आज मात्र आईवडील लवकर झोपतात मुलगा मात्र टीव्हीवरील वेगवेगळ्या वाहिन्यांवरील घाणेडे चित्रपट बघण्यास दंग असतो याबद्दल आईवडील काही बोलत नाही त्यामुळे मुलं जास्त बिघडतात संपूर्ण कुटुंब जेव्हा टीव्ही बघत असते अशावेळी एखादा घाणेड्या प्रसंग टीव्हीवर येतो तेव्हा आईवडिलांना तो टीव्ही बंद करण्याची धाडस होत नाही असे पालक आपल्या मुलांना कोणत्या संस्कृतीची धडे देणार याची ही चिंतन होण गरजेची आहे लहानपणापासून मुलांच्यावर आपण कशाप्रकारचे संस्कार करत आहोत यावरच त्यांच भविष्य अवलंबून असणार आह ज्या संस्कृतीनिआल्याला गुरुची महती सांगितली त्याच संस्कृतीत शिष्याकडून गुरुला मार खावा लागतो आह आपल्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या लोकांशी कसवागावी आईवडिलांशी कस बोलाव याचेही भान अलीकड़ राहिले नाही ज्या माणसाच्या आचरणातून चांगल विचार वर्तन आपल्याला दिसत असत्या माणसाच्या घरातील संस्कृती ही उच्च दर्जाची असत अशी संस्कृती घराघरामध्ये निर्माण व्हावी असे वाटत असेल तर आपल्याला ग्रंथसंस्कृती प्रभावी बनवावी लागेल आदर्शवर्तन समाजातील गरीब अपंग रोगी याबद्दल कनव नातेसंबंधातील जिवाळा प्रेम हे सर्व आपल्याला ग्रंथसंस्कृती शिकवते ग्रंथामधील उत्तम विचार माणसाला उत्तम ज्ञान देऊन जगण्यास शिकवतात माणसाच्या मनातला मीपणा संकुचित विचार या ग्रंथसंस्कृतींनी हद्दपार होतील आणि माणूस सुसंस्कृत माणूस म्हणून उडल यात शंका नाही भारताची जी वैभवशाली परंपरा आहे ती फक्त आपल्या संस्कृतीमुळेच आहे अशा संस्कृतीला विविध मार्गाने तडे जाऊ लागले आहेत अनेक चांगल्या गोष्टी काळाच्या ओगात नष्ट होत आहेत ती परत मिळण्यासाठी सर्वांनी संस्कृतीचे रक्षण करणे गरजेचे कर आहे नाहीतर ती लोप पावण्यास वेळ लागणार नाही